नारायण हरी भागवताच्या पुढच्या प्रवचनाच्या पूर्वी थोडस चिंतन थोडंसं रुदगत। खूप भागवताच्या या ग्रुपच्या द्वारका या ग्रुपवर अनेक जणांच्या शंका विष्णू सहस्त्र नामाच्या रुद्रशाप विमोचनाबद्दलच्या वाचल्या आणि त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न पण द्वारकायात्रेवर एका क्लिपद्वारे केलेला आहे मला वाटत दोनशे अडीचशे लोकांपैकी चार पाच लोकांनी तरी ते वाचलंय की नाही कोणा हाच विषय आहे एक तर मला मी तुम्हाला एक उदाहरण देतो बर का उदाहरण देतो एक आश्रम होता त्या आश्रमात पन्नास साठ मुलं ऋषींच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत होते आणि ऋषी त्या मुलांना सुरुवातीच्या सुरुवातीच्या काळात शिक्षणाच्या गीता शिकवत होते भगवत गीता त्या चाळीस पन्नास मुलांपैकी एक मुलगा शिकवलेलं पाठांतर करताना किंवा वाचताना एकटा बसून ज्या वेळेला साधना करत असे त्यावेळेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने ते पठण करत असे हे मुलं बघत होती बर का आणि मुलाने एकदा ऋषींना गुरुजींना सांगितलं गुरुजी तो अमुक अमुक मुलगा आहे ना तो नीट म्हणत नाही अशुद्ध म्हणतो त्याला तुम्ही शिकवू नका असं सांगितलं आणि झाला हा विषय संपला गुरुजीने ते ऐकलं आणि बघूया म्हणाले कसा म्हणतो ते एकदा पहाटे म्हणत असताना तो गुरुजी त्या मुलाच्या मागे जाऊन उभे राहिले आणि खरंच त्यांनी बघितलं मुलगा गीता अत्यंत अशुद्धपणे म्हणत होत मग त्याने त्याला जवळ जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला प्रेमानं विचारलं बाळ मी तुला शिकवलं त्याप्रमाणे तू म्हणत नाहीस तुला म्हणता येत नाही का तू का म्हणत नाहीस असं तर त्या मुलाने काय उत्तर द्यावं तो म्हणाला गुरुजी मी अशुद्ध म्हणतो हे मला माहिती आहे परंतु मी ज्यावेळेला म्हणायला लागतो ना त्यावेळेला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताहेत असं माझ्या डोळ्यासमोर येत आणि त्यामुळं माझ्या डोळ्यातून घळाघळा आश्रू येतात मला प्रत्यक्ष ते सगळं दिसतं मला तो सगळा उपदेश समजतो मला म्हणता येत नाही परंतु मला उपदेश समजतो आणि मला प्रत्यक्ष भगवंत दर्शन देऊन दाखवतात हे मी अर्जुनाला काय सांगतोय आता तुम्ही मला सांगा खरं गीता पठण कोण करतो हो तो मुलगा करतो का बाकीचे करतात बाकीचे शुद्ध म्हणतात परंतु तो एक काय त्याला रिच्युअल म्हणतात एक औपचारिकता झाली परंतु या मुलाच्या बाबतीत मात्र खरे भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होते आता असं जर मी विष्णु सहस्रनाम म्हटलं तर त्या विष्णू सहस्रनामाच्या स्तोत्राला शाप असेल का हो शाप असेल का तुम्ही मला सांगा सूर्याकडं तुम्ही उघड्या डोळ्याने बघू शकता का डोळे उघडे ठेवून डायरेक्ट सूर्याकडे बघू शकता का नाही बघू शकत मग तुम्ही काय करता चष्मा घालता गॉगल आणि गॉगल घालून सूर्याकडं बघता आता सूर्याकडे बघता येत नाही हा सूर्याला शाप आहे म्हणून सूर्याकडं चष्मा घालून गॉगल घालून बघावं हा काय शाप आहे का सूर्याला सूर्याचं तेज एवढ असत मला त्यासाठी गॉगल वापरायलाच पाहिजे तरच मला किंचितच दर्शन होईल याला तुम्ही शाप म्हणणार का विष्णू सहस्रनामाच्या स्तोत्रात खरं सांगू का इतकी प्रचंड ताकद आहे की मी जर मनापासून म्हटलं ना तर मला ते सहन होणार नाही नामाच्या प्रचंड ताकत आहे मी जळून भस्म साधविन परंतु ती ताकद कलियुगात राहिलेली नाहीये ती ताकत राहिलेली नाही का राहिलेली नाही अहो ती मीच ताकत घालवली काय आहे लोक निंद कर्मात प्रवृत्त झालेले असल्यामुळे सर्व वस्तूमधील रस नाहीसा झाला असून सर्व पदार्थ मी नसलेल्या भूषासारखे झाले आहेत ब्राह्मण केवळ धनधान्याच्या लोभाने घरोघरी प्रत्येकाकडे जाऊन भागवत कथा कथन करू लागले आहेत त्यामुळे कथेचे सार निघून गेले आहे भागवत महात्म्यात लिहिलेला आहे तीर्थक्षेत्रातही अनेक प्रकारची घोर कर्म करणारे आहेत नास्ती तसेच नरकात जाण्यायोगे पुरुष राहू लागल्या कारणाने तीर्थक्षेत्रांचाही प्रभाव नाहीसा झाला आहे भागवत महात्म्य स्कंध अध्याय पहिला भागवत महात्म्याचा पहिला अध्याय श्लोक सत्तर एकाहत्तर बहात्तर सगळ्याच सार गेलेलं आहे विष्णु सहस्त्र नामातलं सार कलियुगात गेलेलं आहे पण सार गेले असलो तरी सुद्धा त्याच्यात ते एवढं सामर्थ्य आहे कलियुग आहे म्हणून की केवळ त्याच्या नामस्मरणाने भगवंत प्रसन्न होतात कुठलंही यज्ञकर्म कुठलंही धर्मकर्म करण्याची जरुरी नाही असं भागवतात शेवटी सांगितलेलं आहे द्वारका दुमचं द्वा, काय ते कुठली चार युग ती एकदम नाव लक्षात येत नाहीत परंतु ठीक आहे त्या युगामध्ये तीन युगामध्ये जे तुम्हाला शक्य होत ते नामसंकीर्तनाने केवळ कलियुगात सहन के, सुलभ प्राप्त होऊ शकतं असं म्हटलेलं अशा नामस्मरणाला शाप असेल का हो त्याची ताकत कमी केलेली आहे मला ते पॅलेटेबल व्हावं मला सुसह्य व्हावू म्हणून तर असं हे भागवत है भागवत, श्रद्धा है का हो खरच मला, मला तुम्हें जे वाने सांगू नका जे ऐक नहीं सांगू शकत नहीं मला शंका वाटते कि अड़चे न अच्छी आडिछे, पांचे लोग दोन भागवत महापुराण ग्रुप वरती सभासद झालेले आहेत त्यातले 25 लोक तरी ऐकतात का हो मला 25 लोक ऐकणारे असतील तर तेवढेच हवेत भागवताचा प्रसार करण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे तरुणांची शंका मला समाधान करता आली पाहिजे ही परंपरा मला तोडायची आहे का हो भागवताची का पुढे वाढवायची आहे मला कोणी विचारलं पुढच्या प्रवचनात आहे काय अवतार कशाकरता मी वाचावेत अवतार कशाकरता समजून घ्यावेत असं जर कोणी विचारलं तर काय सांगाल आपण मी काय सांगू माझा नातू म्हणाला ते चोवीस अवतार आहेत का पंचवीस अवतार आहेत माझा त्याच्याशी काय संबंध आहे मी का, का, का, का वाचवते तर त्याला काय उत्तर द्यायचो आपण अशी जर परंपरा खुंटणार असेल तर त्या प्रवचन करणाऱ्याला त्या प्रवचन श्रवण करणाऱ्याला काय अर्थ राहणार नाही त्यामुळं <coughs> भीतीयुक्त अंतकरणानं नको प्रेमपूर्वक चुकलं तरी चालेल नाम एक वेळ घेताना चूक झाली तरी चालेल परंतु भगवंत काय म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम पाणी सुद्धा भगवान पितो म्हणत नाहीत भगवान म्हणतात असणार मी मी खातो तर पाणी खातात का हो नाही भगवान म्हणतात ते काय तुम्ही मला सांगू नका ते खायचं का पियायचं ते तुमच्याजवळ ठेवा मी मात्र खातो कारण मला त्यातला भाव दिसतो प्रेमान पाणी दिलं तर त्यातला भाव जाणारे भगवंत तुम्ही चुका करता याच्याकडे बघत असतील का हो तर एवढंच आहे चिंतन मला असं आपलं वाटलं मी भागवत तुम्हाला सांगतो भागवताची संहिता आणि भागवताचा अर्थ किमान शंभर वेळा वाचला असेल किमान शंभर वेळेला तरी आज सुद्धा प्रत्येक वेळेला वाचताना नवीन अर्थ त्यातला उद्भूत होतो आणि जो आनंद मिळतो तो अवर्णनीय प्रत्येक वेळेला कुठेतरी मला एखादा परत श्लोक सापडतो अरे याच्या या, या अर्थाकडे माझं लक्ष का गेलं नाही यापूर्वी या मला इतका उत्कट आनंद होतो तसा आनंद होण्यासाठी भले एक जरी श्रोता असेल तरी बस परिपूर्णता झाली परंतु भागवताचा प्रसार करणं हे माझ कर्तव्य आहे माझा ठीक आहे पुढच्या आपण अवताराच्या ह्याच्यात बघूते परंतु स्त्रोताला कु भाला कहीं गायत्री मंत्री शाप है य दड़पणाखा जाऊ नका प्रेमा आनंदा बस मस्ती मधे लीला गा भगवंता लीला अपन गाउया भगवंता कशा ही निमित्ता का तस्मात कुठल्याही निमित्ताने भगवंत पुढं म्हणतात अ प्रेमानं भक्तीनं द्वेषानं रागानं तिरस्कारानं काम भावनेने कुठल्याही भावनेने या हो माझ्याकडं मी तुमचा उच्चीकरण करतो भावनांचं खच्चीकरण करतो काय सांगावं ह्याच्यापेक्षा भगवंताने या भावनेनी आपण भागवत वाचू आणि सगळ्यात महत्वाचं जे वाचलं त्यातलं तरुणाला जे पटेल ते सांगून याचा पुढच्या पिढीत प्रसार करू आणि त्यासाठी भगवंतांचा आशीर्वाद मागू नारायण हरी